अध्याय अठरावा प्रलंबासूर उद्धार श्री शुक नंतर आनंदित झालेल्या स्वजनांच्या सह त्यांच्या तोंडून आपल्या कीर्तीचे गोडवे ऐकत श्रीकृष्णांनी गायी गुरांनी शोभणाऱ्या व्रजात प्रवेश केला अशा प्रकारे योगमायेने गोपाळ झालेले रामकृष्ण व्रजामध्ये लिला करीत होते असाच एकदा उन्हाळा होता प्राण्यांना हा तसा विशेष आवडत नाही परंतु वृंदावनातील स्वाभाविक गुणांमुळे तिथे वसंत ऋतूच वाटत होता कारण तिथे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम निवास करीत होते ना तिथे रातकिड्यांचा कर्कश आवाज झऱ्यांच्या खळखळाटामध्ये झाकला गेलेला होता त्या निर्झरातून सदैव पाण्याचे तुषार उडत असत त्यामुळे ते वन हिरव्यागार वनराईने शोभिवंत झालेली होती नदी सरोवरे आणि झऱ्यांच्या लाटांना स्पर्श करून जो वारा वाहत होता त्यात पांढऱ्या लाल निळ्या कमळांचे पराग मिसळत होते त्यामुळे हिरवळीने भरलेल्या त्या, त्या वनात राहणाऱ्या लोकांना वणवा किंवा सूर्य यांच्या उष्णतेचा मुळीच त्रास नव्हता नदीमध्ये भरपूर पाणी असे तिच्या लाटा तटांवर येऊन थडकत त्यामुळे आसपासच्या जमिनी ओलसर राहत आणि सूर्याचे विशासारखे प्रखर किरण तेथील जमिनी आणि हिरवेगार गवत सुकवू शकत नसत त्या वनामध्ये फुले विपुल असल्यामुळे तिथे सौंदर्य ओसंडत होते कुठे रंगेबिरंगी पक्षी किलबिलाट करीत कुठे हरिणे चितकार करीत कुठे मोर केकार करीत तर कुठे भ्रमरकुंजारव करीत कुठे कोकिळा कुहू कुहू गात तर कुठे सारस पक्षी कुजन करीत त्या वनात श्रीकृष्ण आणि बलराम यांनी क्रीडा करण्याचे ठरविले म्हणून गोधन घेऊन बासरी बाजवीत ते त्या शिरले रामकृष्ण इत्यादी गोपाळ कोळी पानं गुच्छ फुलांचे हार आणि गेरूसारखे रंग लावून सजले नंतर कोणी नाचू लागले कुणी कुस्ती खेळू लागले आणि जण गाऊ लागले ज्यावेळी श्रीकृष्ण नाचू लागत त्यावेळी काहीजण गाऊ लागत तर काहीजण बासरी आणि शिंगे वाजवू लागत काहीजण हातांनी स्थाल धरत तर काहीजण व्हा वा, व्हा व्हा व्हा म्हणत परीक्षिता त्यावेळी नट जसे नायकाची प्रशंसा करतात त्याप्रमाणे देव गोपांचे रूप धारण करून तिथे येत आणि गोप जातीमध्ये जन्म घेऊन लपून राहिलेल्या बलराम आणि श्रीकृष्णांची स्तुती करू लागत झुलपे असणारे श्रीकृष्ण आणि बलराम कधी एकमेकांचे हात धरून गोल गोल फिरत कधी उंच उड्या मारत कधी पैज लावून ढेकळे फिळकीत कधी दंड थोपटत कधी गट करून एकमेकांना ओढीत कधी एकमेकांशी कुस्ती खेळत अशा प्रकारे निरनिराळ्या तऱ्हेचे खेळ खेळत असत हे राजा कधी, कधी जेव्हा इतर गोपाल नाचू लागत तेव्हा स्वतः रामकृष्ण गात आणि किंवा वाजवीत किंवा शाबा, शाबास शाब्बास म्हणून त्यांची प्रशंसा करू लागत एक एक कधी, कधी एक दुसऱ्यावर बेल जायफळं किंवा आवळे हातात धरून फेकीत कधी लपणडाव खेळत कधी एकमेकांना शिवण्यासाठी पुष्कळ लांबपर्यंत पळत जात तर कधी पशुपक्ष्यांच्या नकला करीत कधी बेडकांप्रमाणे उड्या मारत चालत तर कधी वाकुल्या दाखवून एकमेकांची थट्टा करीत कधी झाडावर दोराचा झोका करून झोके घेत तर कधी राजाचा खेळ खेळत अशा रीतीने सामान्यपणे मुले जे खेळ खेळतात तसलेच खेळ ते वृंदावनातील नदी पर्वत दर्या कुंज वन सरोवर अशा सगळ्या ठिकाणी खेळत एके दिवशी जेव्हा बलराम आणि श्रीकृष्ण गोपाळांच्या सह ते वनामध्ये गुरेचारीत होते तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम यांना पळवून नेण्यासाठी गवळ्याच्या वेशामध्ये एक प्रलंब नावाचा असूर आला भगवान श्रीकृष्ण सर्वज्ञ असल्यामुळे त्यांनी त्याला लगेच ओळखले तरीही त्यांनी त्याची मैत्री मान्य केली कारण त्यांना त्याला मारायचे होते क्रीडा प्रकारात तज्ञ असणाऱ्या श्रीकृष्णांनी गोपाळांना जवळ बोलावून म्हटले मित्रांनो आज आपण यथायोग्य रीतीने दोन गट करून खेळूयात गोपाळांनी त्या खेळासाठी बलराम आणि श्रीकृष्णांना नायक बनवले काहीजण श्रीकृष्णाचे तर काही जण बलरामांचे साथीदार झाले नंतर ते वाहून नेण्याच्या प्रकारचे पुष्कळ खेळ खेड़ खेळले यामध्ये विजेता गट हरणाऱ्याच्या पाठीवर बसत असे आणि हरणारा त्यांना वाहून नेत असे अशा प्रकारे वाहणारे आणि वाहिले जाणारे असे दोन्ही गट श्रीकृष्णांच्या नेतृत्वाखाली गोधनाला चारीत भांडीरक नावाच्या वडाच्या झाडाजवळ जाऊन पोहोचले परीक्षिता एकदा बलरामाच्या गटातील श्रीदामा वृषभ इत्यादी मुलांनी खेळामध्ये बाजी मारली तेव्हा श्रीकृष्ण वगैरे त्यांना आपल्या पाठीवर बसवून वाहून नेऊ लागले हरलेल्या श्रीकृष्णांनी श्रीदाम्याला आपल्या पाठीवर बसवून घेतले भद्रसेनाने वृषभाला आणि प्रलंबाने बलरामांना दानवश्रेष्ठ प्रलंबाने श्रीकृष्णांना हरवणे कठीण आहे हे ओळखून तो त्यांच्याच गटात गेला तो बलरामांना पाठीवर घेऊन वेगाने पळस सुटला आणि ठरलेल्या ठिकाणाच्याही पुढे निघून गेला एखाद्या मोठ्या पर्वता वजनदार बलरामांना घेऊन जाता जाता प्रलंबासराचे चालणे थांबले त्याने आपले खरे दैत्यरूप धारण केले त्याच्या काळ्या शरीरावर सोन्याचे दागिने चमकत होते गौरवर्ण बलरामांना पाठीवर घेतल्यामुळे तो असा दिसत होता की जणू वीजयुक्त काळ्या ढगाने चंद्रालाच धारण केलेले आहे त्याचे डोळे धगधगत होते भयंकर दाढा भोवयाना जाऊन भिडलेल्या होत्या त्याचे केस आगीच्या ज्वाळीसारखे दिसत होते त्याच्या हातापायातील कडी मुगुट आणि कुंडले यांच्या चमकण्याने तो अधिक भयानक वाटत होता त्याला आकाशात जात असल्याला पाहून बलराम थोडेसे घाबरले परंतु दुसऱ्याच क्षणी त्यांना आपल्या स्वरूपाची जाणीव झाली आणि त्यांची भीती पळून गेली धन चोरणाऱ्या चोराप्रमाणे आपल्याला चोरून घेऊन आकाशमार्गाने जाणाऱ्या त्या शत्रूच्या डोक्यावर इंद्राने पर्वतावर वज्राचा प्रहार करावा तसा बलरामाने क्रोधाने एक ठोसा जोरात लगावला ठोसा लागताच त्याचे मस्तक फुटले तो तोंडातून रक्त ओकू लागला त्याची शुद्ध हरपू लागली आणि इंद्राने वज्राने फोडलेल्या पर्वताप्रमाणे प्रलंबासहून गोपाळांच्या आश्चर्याला सीमाच राहिली नाही ते वारंवार व्हा वाह व्हा वाह असं वा, म्हणू लागले गोपाळांची मनप्रेमानं भरून आली ते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करू लागले आणि मरणाच्या दारातून जणू परत आलेल्या त्यांना मिठ्या मारून स्तुतीला पात्र असणाऱ्या त्यांची प्रशंसा करू लागले। दुष्ट प्रलंबासून मेल्यामुळे देवांना अत्यंत आनंद झाला ते बलरामांवर पुष्प वर्षाव करून त्यांची शाब्बास व्हा व्हा असं म्हणून प्रशंसा करू लागले अध्याय अठरावा समाप्त